स्कंध पाचवा अध्याय अकरावा ताम्रसुराचा देवीला उपदेश मंत्री म्हणाले हे असुरश्रेष्ठ पुरुषाने सत्य आणि योग्य असेच बोलावे केवळ वा प्रिय वाटेल ते बोलू नये ज्यात हित आहे असेच विचारी पुरुषाने मागावे हे राजा राजाला प्रिय असेच भाषण करणे परिणामी अहितकारक ठेवण्याची शक्यता असते औषध जरी अप्रिय असले तरी ते रोगनाशक आहे म्हणून सेवन करावे लागते सत्य भाषणाचे तसेच आहे फक्त प्रिय भाषण करणारे अनेक पुरुष आढळतात पण सत्याचा हितचिंतक मिळणे दुरापास्त आहे तेव्हा या प्रसंगी सांगावे कोणते काम शुभ आणि अशुभ आहे हेच जाणणारा या जगात कुणीही नाही महिषासूर म्हणाला तुम्हाला जे योग्य वाटेल ते आपल्या बुद्धीला पटेल तेच सांगण्याची सर्वांना मुभा आहे मी संपूर्णपणे नंतर विचार करीन कारण श्रेष्ठ पुरुष विचारपूर्वक सर्व काही निर्णय घेत असतो तेच श्रेयस्कर होय त्याचे भाषण ऐकून महाबलाढ्य विरुपाक्ष राजाला प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशाने म्हणाला हे राजा एक यक्कशी स्त्री मदोन्मत्त होऊन बोलत आहे ते तिचे नाममात्र भाषण ऐकून भिवून जाण्याचे कारण नाही साहसाच्या गोष्टी करणाऱ्या दुर्गुणी स्त्रीचे चरित्र कोण जाणू शकेल कोणता पुरुष स्त्रीच्या असल्या भाषणांनी भ्यून जाईन आपण त्रिभुवन जिंकले आहे स्त्रीला भ्यून जाण्याने म्हणून एकटाच त्या चेंडिकेकडे जाऊन तिचा निर्धास्त राहा मी सैन्य घेऊन जाईन आणि पराक्रमाच्या वल्गना करणाऱ्या त्या स्त्रीचा वध करीन अथवा सर्पमय पाशांनी बांधून आपणा हजर करीन ती सर्वदा तुझ्या अधीन होऊन राहील असे करीन हे राजा माझे सामर्थ्य एकदा पहाच विरूपक्षाच भाषण ऐकून दुर्धर नावाचा दैत्य म्हणाला हे राजा विरुपक्षाने सत्य आणि योग्य असेच भाषण केले आहे तू विचारी आहेस तेव्हा माझेही भाषण श्रवण कर उत्तम दंतानी सुशोभित असलेली ती स्त्री एकंदर आविर्भावावरून काम असावी रुपाचा गर्व बाळगणारी स्त्री अशीच असते मला वाटते ती सुंदरी प्रथम तुला भय दाखवूनच ह्याची चांगली जाण असते काम मोहिनीची वक्रभाषा शेवटी पुरुषाच्या सुखाला कारण होते बाणांनी मी संग्रामामध्ये तुझा वध करीन हे भाषण हेतुगर्भ असून जान असणाऱ्यांनाच त्याच्या आतील गर्भितार्थ समजू शकेल कारण कामिनींचे कटाक्ष हेच त्यांचे बाण आहेत म्हणून इतर बाण तुझ्यावर सोडण्याचे तिला कोठून सामर्थ्य असणार प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना जी शक्ती नाही ती केवळ स्त्रीच्या ठिकाणी कशी असेल हे राजा तिने उच्चारलेले एक वाक्य अत्यंत सूचक आहे ती म्हणाली अरे मूर्खा नेत्र कटाक्षांनी देखील मी तुझ्या राजाचा वध करेन हे ऐकून त्या अरसिक सचिवाची काहीतरी विपरीत समजूत झाली तुझा राजाला मी रणशय्येवर पाणी हे वाक्य तर रतिक्रिडे संबंधीचे असले पाहिजे मी त्याला गतप्राण करीन असे म्हणणे म्हणजे मी त्याला वैर्यही अर्थ आहे तेव्हा अशा प्रकारे भाषण करून ती स्त्री तुझा स्वीकार करीत आहे असेच तिला सुचवायचे आहे पण श्रगार रसाच्या बाबतीत परिपूर्ण असलेल्या पुरुषांनाच ही भाषा कळेल तेव्हा महाराज शृंगार रसाला योग्य असाच निर्णय आपण घ्यावा यावेळी साम दाम हाच उपाय योग्य आहे अन्य उपाय योग्य नव्हे ही स्त्री रागावलेली असो अथवा गर्वाने भारलेली असो तुला खास वश होईल अत्यंत मधुर भाषण करून मी तिला वश करून तुझ्याकडे आणीन पण हे राजा आता बोलण्यापेक्षा तिला मोहित करून मी तुझ्याकडे आणतो मी आत्ताच जाऊन तिला तुझ्या अधीन होईल असे करतो हे भाषण ऐकल्यावर विचारी तामर नावाचा दैत्य म्हणाला हे राजा मी आता हेतुगर्भ धर्मशील मोहितही झालेली नाही तिची भाषणे त्या मनोवृत्तीचीच नव्हे हे बलाढ्य राजा अभिनव असे रूप धारण करून ती कोणाचही सहाय्य न घेता एकटी युद्धाला आव्हान देत आहे हे आश्चर्यकारक का आहे अठरा हातांनी युक्त असलेली पराक्रमी स्त्री अस्तित्वात असलेली आजपर्यंत कोणाच्या ऐकेवा सुद्धा नाही इतकेच काय पण तिने अतिभयंकर आयुधे अठराही हातात धारण केलेली आहे हे राजा कालानेच हा अनिष्टकारक प्रसंग घडवून आणला आहे काल रात्री मला काही दुःस्वप्ने पहावी लागली त्यावरून आपला नाश जवळ आला आहे असे मला वाटते पहाटेस स्वप्नामध्ये कृष्ण वस्त्रे परिधान केलेली स्त्री अंगणात रडत बसलेली मी पाहिली रात्री विकृत पक्षी घरोघर एकसारखे आवाज करीत असतात हे राजा राज्यात घटना घडत आहेत यावरून असे दिसते कि ती योवना तुला ज्या अर्थी युद्धाचं करीत आहे त्या अर्थी खरोखरच काहीतरी विपरीत घडेल हे दैत्यराज ती मनुष्य गंधरव असुर योनीतील नाही देवांनीच ही मोहमाई माया निर्माण केली असावी हे जरी खरे असले तरी भित्रेपणा दाखवू नये असे माझे मत आहे युद्धच करावे दैवात असेल तसे होईल तेव्हा विचारपूर्वक धैर्याचा अवलंब करणे हे समंजस पुरुषाचे लक्षण आहे हे महाराजा जन्म वा मरण दैवाधीन आहे दैवावर विश्वास ठेवूनच प्रत्येकाने वागले पाहिजे अशा तऱ्हेचे ताम्रसुराचे योग्य भाषण ऐकून महिषासूर म्हणाला भाग्यवान तामरा तू युद्धाच्या निश्चयाने जाऊन धर्मशीलतेने त्या मानिनीला जिंकून येथे आण जर त्या स्त्रीला तू जिंकू शकला नाहीस तर तिचा वध कर प्रयत्न करून तिला शक्यतो सन्मानाने वागो तू शूर आहेस आणि कामशास्त्रातही निपुण आहेस तेव्हा तू कोणत्याही उपायाने तिला वश करून हे शूर पुरुषा तू मोठे सैन्य बरोबर घे प्रथम विचारपूर्वक तू तिचा उद्देश समजून घे ती शत्रुभावने आली आहे की कामवसने आली आहे तसेच ही कोणाची माया आहे हेही समजून घे आपल्या बळाचा योग्य तसा उपयोग कर भित्रेपणा वा निर्भयपणा दाखवता उपयोगी नाही याप्रमाणे राजाचे भाषण ऐकून ताम्र महिषाला प्रणाम करून मोठे सैन्य घेऊन बाहेर पडला पण रस्त्यात त्याला अपशकून दिसू लागले विस्मयकारक गोष्टी पाहून त्याच्या मनात भय उत्पन्न झाले तरीही सर्व देव स्तवन करीत असलेल्या आणि आयुधानी भूषित असलेल्या सिंहारुढ देवी जवळ तो गेला तिला प्रथम वंदन करून तो म्हणाला हे देवी तुझ्या रूपाने मोहित झालेला दैत्यराज तीक्ष्ण शृंगयुक्त महिषासूर तुझ्या प्राप्तीची इच्छा करीत आहे हे सुंदरी देवांनाही अजिंक्य असलेल्या महिषासुराबरोबर तू क्रीडा कर आणि नंदन मनाची प्राप्ती करून घे सर्वांग सुंदर पती प्राप्त झाला असता दुःखाचा त्याग करून सुखाचा उपभोग सर्व उपायांनी घ्यावा असा सिद्धांत आहे हे कोमलागी तू आयुधेकावर धारण केली आहेस तुझे कमलासारखे कर फक्त पुष्पांनाच योग्य आहे ही भिवयांची धनुष्य कटाक्ष निर्माण झाली असता तू हे लोहाचे बाण का घ्यावेत वास्तविक या जगात शहाण्या पुरुषाने कधीही दुःखद असे युद्ध करू नये प्राणी लोभाने एकमेकांशी युद्ध प्रवृत्त होतात प्रत्यक्ष नाजूक पुष्पांनीही युद्ध करू नये जखमानी छिन्नविछिन्न करण्यात कुणाला आनंद होत असतो तेव्हा हे चारुगात्री कृपा करून देवांनाही पूज्य माझ्या राजाचा तू म्हणून स्वीकार कर तो तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करील तूच त्याची पट्टराणी होण्यास योग्य आहेस हे त्रिभुवन सुंदरी तू जर माझे म्हणणे ऐकलेस तर तुला सर्व सुखे प्राप्त होतील युद्ध करून जयापजयाची निश्चिती नसते तेव्हा वृथाश्रमण्यात काय अर्थ आहे तू राजनितीज्ञ आहेस तू आयुष्यभर त्या राज्यसुखाचा उपभोग घे तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल या योवनावस्थेत तुला राजासह क्रीडा करण्याची संधी मिळेल आणि अखेर वृद्धापकाळी सुख प्राप्त होईल अध्याय अकरावा समाप्त